अध्याय दोनशे संसार तारक ज्ञान व्यास म्हणाले शास्त्र आणि गुरुपदेश यांच्या योगाने उत्पन्न झालेले जे परोक्ष ज्ञान ते रूपी सागरातून तरुण जाण्याचे नौकेप्रमाणे साधन आहे ते संपादन करून संसारातपूर्वी गटकळ्या खात राहिलेल्या पुरुषाने परमात्मचिंतन करीत राहून आपल्या मोक्षाला कारणीभूत अशा अपरोक्ष ज्ञानाचाच आश्रय करावा शुक म्हणाले मोक्षेच्छु पुरुषाने ज्याचा आश्रय कराव्याचा व ज्याच्या योगाने संसारसागरातून तरुण जायचे ते ज्ञान म्हणजे वस्तूचे खरे स्वरूप पटवून देणारी बुद्धिवृत्ती की प्रवृत्तीरूपी धर्म का निवृत्तीरूपी धर्म हे मला कथन करा व्यास म्हणाले अधिष्ठानाचे म्हणजे परमात्म्याचे अस्तित्व असल्यापासून केवळ स्वभावाच्याच योगाने सृष्टी उत्पन्न होते असे म्हणून नास्तिक आपल्या विचारशक्ती शून्य अशा सर्व शिष्यांचे रंजन करतो एक कार्य दुसऱ्या कार्याचे कारण बनते हा केवळ स्वभावच होय त्याला ईश्वराधिकांच्या अस्तित्वाची जरूर नाही असे म्हणणाऱ्या नास्तिकांना मुंज म्हणजे गोळ सोलून पाहिला असता त्याच्या आत सूक्ष्म अंकुर असल्याचे दिसून येत नाही येत नाही काय अर्थात दिसून येत असले पाहिजे ज्याप्रमाणे मुंजामध्ये हा सूक्ष्म अंकुर असतो त्याप्रमाणे शरीरामध्येही सूक्ष्मरूपाने आत्मा असतो जे अल्पबुद्धी पुरुष या स्वभाववादरूपी पक्षाचे अवलंबन करून तत्व तत्वविचारापासून निवृत्त होतात व स्वभाव हाच कारण आहे असे मानतात त्यांना मोक्षप्राप्ती होत नाही स्वभाव हा मोहग्रस्त अशा मनाने नास्तिकांनी कल्पिलेला आहे कारणभूत अशा एकाच पदार्थाचे जे अस्तित्व त्याला स्वभाव आणि कारणाचे व इतरांचेही अस्तित्व असणे याला परिभाव असे म्हणतात या दोहांना कार्यजनकत्व आहे असे निरनिराळ्या लोकांचे मत आहे या स्वभावाचे किंवा परिभावाचे तत्व मी सांगतो ऐक शेती करणे धान्य कापणे वगैरे करणे आणि वाहन आसन गृह इत्यादी पदार्थ हे सर्व ज्ञानसंपन्न पुरुषांनीच केलेले आहेत अज्ञानी लोकांनी केलेले नाहीत जर स्वभावाने अथवा परिभावानेच सर्व घडून येणारे असते तर त्यांनी असे केले नसते उद्याने गृहे आणि रोगावरील औषधे यांचा उपयोग करणारे ज्ञानीच असून त्यांची तिकडे प्रवृत्ती करणारे लोकही ज्ञानीच होते ज्ञानाच्याच योगाने मनोरथ पूर्ण होतात ज्ञानाच्याच योगाने कल्याण होते ऐश्वर्याप्रमाणे ज्ञानाचेही वैपुल्य असल्यामुळेच राजे राज्याचा उपभोग घेतात आणि प्राण्यांचे परस्वरूप अर्थात परमात्मा आणि अपर म्हणजे अलीकडचे स्वरूप अर्थात माया या दोहोंचे ज्ञान बुद्धीच्याच योगाने होते बा शुका सर्व विश्व बुद्धीच्याच योगाने निर्माण झालेले आहे म्हणूनच त्याचे लयस्थानही बुद्धी हेच आहे सर्व प्राण्यांचे प्रकार जरी अनेक आहेत तरी त्यांचे भेद चारच आहेत जरायुज अंडज स्वेदज व उद्दीज हे होत स्थावर प्राणपेक्षा जंगम प्राणी श्रेष्ठ होत कारण जिकाणी क्रियांसे आधिक्यथवा ज्यादा क्रिया श्रेष्ठ प्रतिचार श्रेष्ठत्वे योग्यच है, है। जंगम प्राणंसे बहुपाद और द्विपाद अब भेदकी बहुपात प्राणपेक्षा द्विपात श्रेष्ठ होत यख्या ही अधिक है द्विपात प्राणीही दोन प्रकारचे आहेत एक भूचर आणि दुसरे आकाशगामी त्यापैकी भूचर हे श्रेष्ठ होऊन कारण ते अन्नभक्षण करीत असतात भूचर प्राणीही दोन प्रकारचे आहेत एक मध्यम आणि दुसरे उत्तम त्यापैकी जातीधर्माचे परिपालन करीत असल्यामुळे मध्यमांचीच योग्यता अधिक आहे मध्यमांचेही प्रकार दोन आहेत एक धर्मज्ञ आणि दुसरे धर्मानभिज्ञ यापैकी धर्मज्ञ हेच श्रेष्ठ होत कारण त्यांना कर्तव्याचे व अकर्तव्याचे ज्ञान असते धर्मज्ञही दोन प्रकारचे आहेत एक वेदज्ञ व दुसरे वेदानभिज्ञ यापैकी वेदज्ञ हे श्रेष्ठ होत कारण वेद हा त्यांच्यावर अवलंबून असतो वेदज्ञही दोन प्रकारचे आहेत एक प्रवचन करणारे आणि दुसरे प्रवचन न करणारे यापैकी प्रवचन करणारे श्रेष्ठ होत कारण वेदांचा प्रसार होण्याला करते हेच कारण आहेत प्रवचनकर्त्यांचेही दोन प्रकार आहेत एक आत्मज्ञ आणि दुसरे आत्मज्ञान शून्य यापैकी आत्मज्ञ हेच श्रेष्ठ आहेत कारण त्यांना उत्पत्ती आणि प्रलय यांचे ज्ञान असते ज्याला प्रवृत्तीरूप आणि निवृत्तीरूप अशा दोघ हो प्रकारच्या धर्मांचे ज्ञान असते तोच खरा सवज्ञ खरा वैराग्य संपन्न सत्यसंकल्प सत्यनिष्ठ शुचर्भूत आणि ऐश्वर संपन्न होय अशा पुरुषाच्या बुद्धीचा ब्रह्मज्ञानामध्ये लय झाला म्हणजे त्याला देव हे ब्राह्मण असे समजतात कर्मकांडामध्ये निष्णात आणि तत्संबंधी सिद्धांताचे ज्ञान झालेला जो पुरुष त्यालाही कित्येक लोक ब्राह्मण म्हणजे ब्रह्मनिष्ठ असे म्हणतात कारण वेदरूपी शब्दब्रह्माचे ठाई त्याची निष्ठा असते बा शुका शरीराच्या अंतर्भागी आणि बाह्यभागीही असणारा व यज्ञ आणि देवता यांच्यामध्येही वास्तव्य करणारा जो परमात्मा ज्याचा ज्या ज्ञानसंपन्न पुरुषांना साक्षात्कार होतो ते ब्राह्मण प्रत्यक्ष देवच होत सर्व प्राणी आणि सर्वजोग हे त्यांच्यावरच अवलंबून ठेवलेले आहे ते जन्ममरण आणि कर्म यातून पूर्णपणे मुक्त झालेले असतात त्यांचा अभ्युदय त्यांच्या स्वतःवरच अवलंबून असतो आणि ते पूर्वक्त चतुर्विध प्राण्यांचे ईश्वर म्हणजे नियमते असतात ओम तत्स